आणि आम्ही त्याला तुमच्या फायद्यासाठी चिलखत बनवण्याचा उद्योग शिकवला होता करून तुम्हाला एकमेकाच्या माऱ्यापासून वाचवावं मग काय तुम्ही कृतज्ञ आहात वलि सुलकिया ओसो निकुन हिन आणि सुलेमन अल इस्लामसाठी आम्ही वेगवान वाऱ्याला वशीभूत केलं होतं जो त्याच्या आज्ञेनं त्या भूमीकडे वहात असे ज्यात आम्ही बरकती ठेवले आहेत आम्ही प्रत्येक गोष्टीच राखणारे होतो आणि शैतानांपैकी सुरखंडी मारत आणि याशिवाय इतर काम करत असत या सर्वांचे निगा राखणारे आम्हीच होतो आणि हा सुजानपणा आणि अधिकार आणि ज्ञानाची देणगी आम्ही अय्यूबल दिली होती आठवा जेव्हा त्यानं आपला रक्त धावा केला कि मला रोग जडला आहे आणि तू सर्वाधिक दयावान आहेस आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि जो त्रास त्याला होता तो दूर केला आणि केवळ त्याची मुलंब त्याला दिली असं नाही तर त्यांच्याबरोबर तितकच आणखी दिलं आपली विशेष कृपा म्हणून आणि यासाठी कि हा एक धडा ठरावा बंधकीत राहणाऱ्यांसाठी हीच देणगी इस्माइल अल इस्लाम आणि इद्रिस अल इस्लाम आणि जुलकीफ्ल अल इस्लाम यांना दिली कि हे सर्व संयमी लोक होते आणि त्यांना आम्ही आपल्या कृपाक्षेत्रात दाखल केलं की ते सदाचारींपैकी होते आणि मासेवाल्याला देखील आम्ही नवाजलं आठवा जेव्हा तो रुसून निघून गेला होता आणि समजला होता की आम्ही त्याला पकडणार नाही सध्या शेवटी त्यानं अंधारातून धावा केला नाही अन्य कोणी परमेश्वर परंतु तूच पवित्र आहे तुझं अस्तित्व निसंशय मी अपराध केला लहू लहू तेव्हा मी त्याची ते प्रार्थना स्वीकारली आणि दुःखापासून त्याची मुक्तता केली आणि अशाच प्रकारे आम्ही इमानवाल्यांना वाचवत असतो आणि जक्री अल इस्लामला जेव्हा त्यानं आपल्या रक्तचा धावा केला कि पालन करते है। मला स्वीकार आवड़ी भीतिन आम धावा करते आणि ती स्त्री जिनं आपल्या शिलाचं रक्षण केलं होतं आम्ही तिच्याच आपल्या आत्म्यानं फुंकलं आणि तिला आणि तिच्या पुत्राला अलून दुनियेसाठी निशाडी बनवलं इन हरी ओम मचुकुम ओम मत वाईन हुम कुलुंद हा तुमचा समूह वास्तविकत एकच समूह आहे आणि तुमचा रव आहे म्हणून तुम्ही माझी बंदगी करा परंतु हे लोकांचं कारस्थान आहे की त्यांनी आपसात आपला धर्म तुकडे तुकडे करून टाकला सर्वांना आमच्याकडे परतायचा आहे मग जो पुण्य कर्म करील या स्थितीत कि तो इमानवाला असावा तो त्याच्या कार्याची नाकदरी होणार नाही आणि त्याची आम्ही नोंद घेत आहोत आणि शक्य नाही की ज्या वस्तीला आम्ही नष्ट केला आहे ती पुन्हा परतू शकावी येत पावेतो की जेव्हा याजूज आणि माजूज मुक्त केले जातील आणि प्रत्येक उंचीवरून ते ती निघून येतील आणि सत्यवचनाची पूर्तता होण्याची वेळ निकट येऊन ठेपेल तेव्हा अकस्मात पणे त्या लोकांचे डोळे फाटले ते फाटलेले सातील ज्यांनी कुप्र केला होता म्हणतील अरे रे आमचं दुर्दैव आम्ही या गोष्टी पासून बेसावत राहिलो होतो किंबहुना आम्ही अपराधी होतो निसंदेह तुम्ही आणि तुमचे ते उपास्य ज्यांची तुम्ही अल्ला ला सोडून उपासना करता जेवणचं इंधन होत तेथेच तुम्हाला जायचं आहे जर हे खरोखर ईश्वर असते तर तेथे गेले नसते आता सर्वांना सदैव त्याच राहायचं आहे तेथे ते फुसकारे टाकतील आणि स्थिती अशी बनेल कि त्यात काहीही ऐकू येणार नाही पुढले ते लोक ज्यांच्यासाठी आमच्याकडून भल्याचा अगोदरच निर्णय झाला आहे तर ते निश्चितच त्यापासून दूर ठेवले जातील तिचं सरळ सरळ देखील ते ऐकणार नाहीत आणि ते सदा सर्वदा आपल्या आवडत्या वस्तूंच्या दरम्यान राहतील तो अत्यंत घाबराटीचा क्षण त्यांना थोड सुद्धा अस्वस्थ करणार नाही आणि फरिश्ते त्यांना पुढे होऊन हातोहात घेतील तुमचा तोच दिवस आहे ज्याचं तुम्हाला वचन दिलं जात होत योस कम कैस कुतुब कम औन वादन इन कुन तो दिवस जेव्हा की आकाशाला आम्ही असं गुंडळून ठेवू जसं गुंडाळीत पानं गुंडाळले जातात ज्याप्रमाणे पूर्वी आम्ही निर्मितीचा प्रारंभ केला होता त्याचप्रमाणे आम्ही पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू हा एक वायदा आहे आमच्या जिम्मे आणि हे काम आम्हाला कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे आणि लिहून ठेवला बंदचित रह पैगंबर सलम आम्मी तो तुम्हारा जगवासियों कृपा बनवी पाठला है कि त्यांना सांगा माझ्यापाशी जो दिव्य बोध येतो तो असा आहे की तुमचा परमेश्वर केवळ एकच परमेश्वर आहे मग तुम्ही आज्ञा पालनासाठी मान चुकवता काय जर त्यांनी तोंड फिरवलं तो देना टाका कि मी जाहिर तुम्हाला सावध के अल्लाह ज्यादा आवाज संगित ज्यादा ज्यादा तुम्हें लपन करता वा इन अला मा मी तर असत हा उशीर तुमच्यासाठी एक उपद्रव आहे आणि तुम्हाला एका विशिष्ट अवधी पर्यंत मजा करण्याची संधी दिली जात आहे सर ते शेवटी पैगंबर सल्लेला आवल्यावर सल्लमने सांगितलं कि हे माझ्या पालन करत्या निशी कर त्यांच्या विरोधात आमचा दयागौरव आमच्यासाठी मदतीचा आधार आहे नावाने जी मेहरबान दयावाना आहे يا ايها الناس اتقوا ربكم ان زلزله الساعه شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعه اما ارضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد لو كه आपला रपचा क्रोध पासून वाचा अशी आहे की कयामतचा हादरा महाभयंकर गोष्ट आहे ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल अवस्था अशी होईल की प्रत्येक दूध पाचरीला आपल्या दूध पिणाऱ्या बाळाचा विसर पडेल प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर अल्लाचा प्रकोपच काही असा तीव्र असेल वमिनन नास मिन युजادله फिललाह बिगैर इल्म वयत्तबाउ कुल शैतान मरिद كتب अलैहि अन्नहू मन तवल्लाहू فانه यضلहु वयेदीहू इला अजाबिस सैर काही लोक असे आहेत जे ज्ञानाविना अल्लाह संबंधी वाद घालतात आणि प्रत्येक शिरजोर शैतांचं अनुकरण करू लागतात वस्तुतः त्याच्यातर नशिबातच असे लिहले आहे كي دو تالا ميتر بن بيل تالا تو بدفشت كيلش ويرانار ناهي آني جهنم چبروكوبات مارغ دات بيل يا أيها الناس إن كنتم في ريب من البعث فإنا خلقناكم من تراب ثم من نطفة ثم من علقة ثم من علقة ثم من مضغة مخلقة وغير مخلقة لنبين لكم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 من من जर तुम्हाला मरणोत्तर जीवनासंबंधी काही शंका आहे तर तुम्हाला माहित असावं की आम्ही तुम्हाला मातीपासून निर्मिला आहे मग वीर्यानं नंतर रक्ताच्या गोळ्यापासून मग मांसाच्या बोटीपासून जी आकारयुक्त ही असते आणि आम्ही अशासाठी सांगत आहोत की जेणेकरून तुमच्यावर सत्य स्पष्ट करावं आम्ही ज्या वीर्याला इच्छितो एका विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भशयात थांबवून ठेवतो मग तुम्हाला एका अर्भकाच्या रूपात काढून आणतो मग तुमचं संगोपन करतो जेणेकरून तुम्ही आपलं तारुण्य गाठावं आणि तुमच्यापैकी कोणी अगोदरच परत बोला जातो आणि कोणी निकृष्ट परतवला जातो करून सर्व काही जाणून घेतल्यानंतर आणि तुम्ही पाहता की जमीन कोरडी पडली आहे मग ज्या क्षणी आम्ही तिच्यावर पाऊस पडला तेव्हा अकस्मात ती तरारून गेली आणि हुलली आणि तिनं सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती उघडणं प्रारंभ केलं <दालिक> हे सर्व काही या कारणामुळे आहे कि अल्ला सत्य आहे आणि तो मृतांना जीवित करतो आणि तो सर्व गोष्टीवर प्रभुत्व राखतो आणि हे या गोष्टीचं प्रमाण आहे कि कयावरची घटका आल्याशिवाय राहणार नाही यामध्ये कोणतेही शंकेला वाव नाही आणि अल्ला त्या लोकांना उठवी जे कबरेज पोचलेले आहेत काही अंध लोक असे आहेत जे ज्ञान मार्गदर्शन प्रकाश प्रदान करना भ्रष्ट कराव अमुष्की है अग्नि प्रकोप जे तुझा स्वतंत्र तुझा करता तैयार के आपला आणि लोकांमध्ये कोणी असा आहे की जो काठावर राहून अल्लाची बंदगी करतो जर लाभ झाला तर संतुष्ट सन्तुष्ट जर एख संकट आल तर परत फिर इोक ही गेल पर, पर देखिल हा है मग तो अन्ना सोडन धावा कर नुकसान ही पोचू शक नहीं फायदा ही नहीं आहे, रुष्ट देशी तो करतो धावा करोटा पेक्षा अधिक आहे आहे जवर है अत्यंत वाइट है मन याउलट अल्ला त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं आणि सत्कृती केली निश्चितच अशा चन्नतीमध्ये दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील अल्लाह करतो जे काही इच्छितो जयसमा की कल्पना अभी कि अल्लाह योक परलोकत मदद करना नहीं तो हव कि एखाद दुरी द्वारे आकाशापर्यत पोचन भगताड़ पड़ाव मग पहा कि एखाद अशा गोष्टी रद्द करू शी अप्रिय है अशा उघ गोष्ठीसह आमरान अवतरित आणि मार्गदर्शन अल्ला ज्याला इच्छितो त्याला देतो जे लोकांनी इमान आणलं आणि जे यहती झाले आणि साबई आणि ईसाई आणि मजूस अग्निपूजक आणि ज्या लोकांनी अनेक ईश्वर वाद अवलंबला या सर्वांच्या दरम्यान अल्ला कायमच्या रोजी निर्णय लावेल प्रत्येक गोष्ट अल्लाच्या दृष्टीत आहे अलंत काय तुम्ही पाहत नाही की अन्नाच्या समोर सज्जा करत आहेत ते सर्व जे आकाशात आहेत आणि जे पृथ्वीत आहेत सूर्य आणि चंद्र आणि तारे आणि पर्वत आणि वृक्ष आणि जनावरं आणि बरीच माणसं आणि बरेचसे ते लोक देखील जे प्रकोपाला पात्र झाले आहेत आणि ज्याला अल्लाहानं अपमानित आणि लज्जित केलं त्याला पुन्हा कोणी मान देणारा नाही अल्लाह करतो जे काही इच्छितो खस्मान फी कफरू हे दोन पक्ष आहेत ज्यांच्या दरम्यान आपल्या रफ संबंधी झगडा आहे यांच्या पैकी ते लोक ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्यासाठी अग्नीचा पोशाख कापला गेला आहे जाईल जा तर लोखंडी लोखंड ग ते घाबरून जन्ममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील परत त्यातच ढकलून दिले जातील कि चा खा आता जवळच्या शिक्षेची चव्हरिसिरनिहु हमी दुसरीकडे ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांना अशा जन्मतीमध्ये दाखल करील ज्यांच्या खालोन कालवे वाहत असतील तेथे ते सोन्याच्या कंकणांनी आणि मोत्यांनी विभूषित केले जातील आणि त्यांचे पोशाख रेशमाचे असतील त्यांना पवित्र गोष्ट स्वीकारण्याची सुबुद्धी प्रदान केली गेली आणि त्यांना स्तुत्य गुणसंपन्न ईश्वराचा मार्ग दाखवला गेला ان الذين كفروا ويصدون عن سبيل الله والمسجد الحرام الذي جعلناه للناس سواء العاكف الذي جعلناه للناس سواء العاكف فيه والباد ومن يرد فيه بضلال يضل نلقه من عذاب اليم جل خلني كفرتله आणि जे अल्लाहच्या मार्गापासून रोखित आहेत आणि त्या आदरणीय मस्जिदीच्या तीर्थयात्रेत आडकाठी आहेत जी आम्ही सर्व लोकांसाठी बनवली आहे स्थानिक आणि येणाऱ्यांचे हक्क समान आहेत त्यांचे वर्तन निश्चितच शिक्षेस पात्र आहे या आदरणीय मस्जिदमध्ये जो कोणी सत्यापासून दूर जाऊन जुलमाचा मार्ग अवलंबील त्याला आम्ही यातनादा प्रकोपाची चव खो आठवाती वेळ जेव्हा मी इब्राहिम अल इस्लामसाठी या घराची काबा काभागृहाची जागा योजली होती या आदेशासह कि माझ्यासमोरच कोणत्याही गोष्टीला भागीदार करू नका आणि माझ्या घराला प्रदक्षिणा करणाऱ्या उभे राणाऱ्या आणि झुकणाऱ्या आणि सजदा करणाऱ्यांसाठी पाक ठेवा व अलफिलनास बिलहज यतूकर जानव व अला कुल दामर व अला कुल दामर याती मु कुल फज मिन लीशहदुना मा यसलहु وَيَذْكُرُ اسْمَ اللَّهِ فِي أَيَّامٍ مَعْلُومَاتٍ عَلَى مَا رَزَقَهُمْ مِنْ بَهِيمَةِ الْأَنْحَامِ فَكُنُوا مِنْهَا وَأَطْعِمُوا الْبَائِسَ الْفَقِيرِ ثُمَّ الْيَقْضُوا تَفَسَهُمْ وَالْيُوفُوا نُظُورَهُمْ وَالْيَطَّوَّفُوا بِالْبَيْتِ الْعَتِيطِ لُقَنْ مَدْهِ حَجْشِ آمْ خُشْ कि त्यांनी तुमच्यापाशी प्रत्येक लांबवरून पायी आणि उंटावर आहेत आणि त्यांना प्रदान केलेली आहेत स्वतः देखील खावं आणि अडचणीत असलेल्या मोहताज लोकांना सुद्धा द्यावं मग आपली मळ दूर करावी आणि आपले नवस फेडावे आणि या प्राचीन गृहाची प्रदक्षिणा करावी ذلك ومن يعظم حرمات الله فهو خير له عند ربه وأحلت لكم الأنعام إلا ما يتلى عليكم فاجتنبوا الرجس من الأوثان واجتنبوا قول الزهور حلفاء لله غير مشركين به असा होता काबा उभारण्याचा उद्देश आणि जो कोणी अल्लानं स्थापिलेल्या आदराचं मान राखील तर हे त्याच्या रफपाशी त्याच्या स्वतःसाठीच बेहतर आहे आणि तुम्हासाठी पायू सनावर हलाल ठरवली गेलीत त्या वस्तुखिरीत तुम्हाला सांगितल्या गेले आहेत म्हणून मूर्तीच्या घाणी पासून अलिप्त रहा, खोट्या गोष्टी वर्च करा एकादारका आणि जो कोणी अल्ला अनेकेश्वरील तर तो जणू काय आकाशावरून कोसळला आता एकतर त्याला पक्षी उचलून नेतील अथवा वारा त्याला अशा चाकी देऊन फेकील तेथे त्याच्या चिंधड्या उडतील है वस्तु ही आहे वस्तुस्थिती ती समजून घ्या आणि जो अल्लाहाच्या नेमून दिलेल्या प्रतीकांचा आदर करील तर ही आहे हृदयाची ईशृता लखो सिंह इलिल इलो तुम्हाला एका ठराविक मुदतीपर्यंत त्या बळी देण्याच्या जनावरांपासून लाभ घेण्याचा हक्क आहे मग त्यांची बळी देण्याची जागा याच प्राचीन घराजवळ आहे प्रत्येक जनसमूहासाठी आम्ही बळी देण्यासंबंधीचा कायदा ठरवून दिला आहे जेणेकरून त्या जलसमूहाच्या लोकांनी त्या जनावरांवर अल्लाचं नाव घ्यावं जी त्यानं त्यांना प्रदान केलेले आहेत या निय पद्धतीत उद्देश एकच आहे तर तुमचा परमेश्वर एकच परमेश्वर आहे आणि त्याचे आज्ञाधारक बनून राहा आणि हे पैगंबर खुशखबर दे विनम्रतेचा अवलंब करणाऱ्यांना त्यांची अवस्था अशी आहे की अल्लाचा उल्लेख ऐकतात त्यांच्या हृदयाचा थरकाप होतो जे काही संकट त्यांच्यावर येतं त्यावर ते, ते संयम राखतात नमाज कायम करतात आणि जी काही रोजी आम्ही त्यांना दिली आहे त्यातून खर्च करतात वल्बुदिल कुशा इरिलुर सदुरुसमिरा जगत वजबत हा फकुलू मिन्हा वालका आणि बळीच्या उंटांना सामील केला आहे तुमच्यासाठी त्यांचे कल्याण आहे म्हणून त्यांना उभं करून त्यांच्यावर अल्लाचा नामोच्चार करा आणि जेव्हा बळी दिल्यावर त्यांच्या पाठी जमिनीवर स्थिरा होतील तेव्हा त्यातून स्वतः खा आणि त्यांना देखील खाऊ घाला जे अल्पसंतुष्ट बनून राहिले आहेत आणि त्यांना सुद्धा ज्यांनी आपली गरज पुढे करावी या जनावरांना आम्ही अशा प्रकारे तुमच्यासाठी वशीभूत केलं आहे की जेणेकरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी वला तक्वा मिनकुम चुकसोहा निष्ठा पोचते त्याने त्यांना तुमच्यासाठी अशा प्रकारे वशीभूत केला आहे की जेणेकरून त्यानं प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वरणावा आणि हे पैगंबर सल्लेला अला वसलम खुशखबरी द्या सदाचारी लोकांना